पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाईरा नडे वाचक विद्या पाटील भाग चौदावा अनुसयाबाईंचे पुराण बायकांचा कड, याच सुमाराला पुढे अनुसयाबाई नावाच्या संस्कृत तज्ञ पुराणिकबाई पुण्यात आल्या बरोबर त्यांचे पती व वृद्ध वडील होते याही पंडितारमाबाईसारख्या श्रीमद भागवत वाचित व वा पुराणिकासारखे सर्व देऊभर ऐकावण्यात जाईल असे गळ्यावर संहिता वाचून अर्थ सांगत आमच्या घरी व दुसऱ्या बऱ्याच ठिकाणी त्यांचे पुराण झाले व एके दिवशी जोसांच्या अगर बायकांच्या विष्णू मंदिरात त्यांचे पुराण ठरले त्या त्यावेळी देऊळातील नेहमी येणाऱ्या बायकांनी असा कट केला की या सुधारकांच्या बायकांना आज आपण बसाव्यात जागा द्यावायची नाही सभामंडपातील तेवढी जागा राखून ठेवून गाभाऱ्याच्या पुढील जागा आपण धरून बसूया म्हणजे त्यांना मंडपामध्ये पुरुषांच्या शेजारीत जाऊन बसाव लागेल या सभेला जाता तेव्हा पुरुषांच्या खुर्च्यांना खुर्च्या लावून बसतात मग येथेच तेवढी वेगळी जागा कशाला पाहिजे बेत उशिरा समजला हा त्यांचा बेत माझ्या एक दोघी मैत्रिणी त्यास त्याचकडून मला कळला जुन्या व नव्या प्रकारच्या बायकांशी मी मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे दोहींकडे माझ्या मैत्रिणी व परिचित बायका पुष्कळ होत्या तेव्हा देवळातील बायकांनी आम्हाला अशा वेगळ्या टाकण्याचा बेत केलेला मला आवडला नाही त्याबद्दल वाईट वाटले व वा अपमानही वाटला तास दोन तास आधी जरी गोष्ट कळली असती तर सर्व बेट डासाविला असता पण तसा वेळ मिळाला नाही आधीच मला देवळात जाण्याला उशीर झाला होता तेथे गेल्यावर मला हे सर्व कळले पण देऊळगच्च भरून गेल्यामुळे काही उपाय नव्हता म्हणून पंडित रमाबाई व आमच्या दुसऱ्या बायका बसल्या होत्या त्यामध्ये ना कुशीने मीही जाऊन बसले पण मनाला चैन पडेना त्यांच्यातून घरी उठून जावे असा विचार मनात घोळत होता सभामंडपात एका बाजूला सुधारक व दुसऱ्या बाजूला सुधारकांच्याच बायका बसल्याची जागा करून मदे अनुसरबाईंना बसण्याची जागा केली होती घरी आले व ताई सासूबाईंना सांगितले पुराणाला आरंभ होऊन दहावीस मिनिटं झाल्यावर लागलीच मी पंडिता रामाबाईंच्या कानात हळूच सांगितले आज मला बरे वाटत नाही घेरी येते करिता आम्ही घरी जाते असे बोलून मी घरी आले येतेवेळी आपण जे काय केले ते फार चांगले केले यात आपला पराक्रम आहे असे मनाला वाटत होते या भरात वर घडलेली हकीकत मी समोर सोसरीवर ताई सासूबाई बसल्या होत्या त्यांना सांगितली की आम्हाला पुरुषात बसविण्याचा कट करून बाकीची जागा देवळातल्या बायकांनी अडविली म्हणून मला राग आला व मी फार वेळ न बसता घरी आले सासूबाईंच्या कैवाराचा आनंद जशी काय मी केलेली गोष्ट अगदी चांगली आहे व ती सर्वांना पसंत पडेलच अशा खात्रीने व डौलाने मी बोलत होते माझ्या समजुतीप्रमाणे ताई सासूबाईंना ही गोष्ट पसंद पडलीच त्या शाबास्कीच्या सोराने म्हणाल्या पाहिलेस हा असाच तर्क ठेवला पाहिजे म्हणजे लौकिकात बरे दिसते व लोक नावे ठेवित नाही या नव्या शिकलेल्या पोरांना काही व्यवहार समजत नाही काय हवे ते करावयाला सांगतात म्हणून ते सगळे करून आपले कसे चालेल घरच्या पुरुषांना राग आला तरी तो दोन दिवसांनी जाईल त्याचा काय बोपाटा आहे पुरुषांचा रागावण्याचा स्वभावच असतो घरचा दाचा सगळा राग काय तो बायकोवर काढण्यात त्यांना पराक्रम वाटतो वगैरे आणखी असे पुष्कळशब्द वापरून अशाच गोष्टी करण्याला मला उत्तेजन येण्यासारखे माझ्या कायवराचे व मायेचे बोलले ते ऐकून मला फार आनंद झाला माझ्या चुकीबद्दल स्वतःचा राग पण आनंद पुरता तास दोन तासही टिकला नाही इतकेच नाही पण अशी चूक पुन्हा करण्याचा धीटपणा माझ्याकडून पुढे कधीच झाला नाही संध्याकाळी स्वतः घरी आल्यावर मी नेहमीसारखे कपडे घेण्यास पुढे केले तेव्हा मला पाहिल्याबरोबर विचारले तुला काय होत आहे मी साहजिक म्हणून गेले काही नाही काही होत नाही इतके बोलून गेल्यावर आज देवळातून निमित्त करून घरी उठून आल्याची मला आठवण झाली मी आपले आपल्याशीच गोंधळून गेले व आता त्याबद्दल पुन्हा विचारले तर मी काय सांगू एक बरे झाले की मला त्यावेळी काहीच विचारले नाही व मजबरोबर भाषणही केले नाही कपडे घेण्याकरता मी नेहमीसारखी पुढे उभी होते पण ते माझ्या हातात न देता आपण उठून खुंटीवर ठेवले मी बुट काढाव्यास खाली वाकले तो माझा हात मुकट्याने पलीकडे सारून देऊन आपले बुट आपणच काढले मी आणखी 10-15 मिनटे तशी उभी राहिले पण नेहमीसारखे काही बोलणे विचारणे झाले नाही हे पाहून मी मनात सरकले, व इतका वेजा ज्या घमिंडीत होते ती सर्व विरघळून जाऊन जिवाला फार रुखरुख लागली कारण नेहमीची सवय अशी असे की बाहेरून आल्याबरोबर निदान दहा पाच मिनिटे तरी माझ्याशी बोलल्यापासून होत नसे बाहेरून येतेवेळी कोणी मंडळी बरोबर असली तरी किंवा अतिशय रुढेचे काम असले तर मात्र यात अंतर पडे पण तसा काही प्रकार नसून आजही असे का रात्री वाढते सुद्धा वाढाव्यास नेलेल्या पदार्थ तोंडाने हवा नको म्हणावायचे त्याजागी हातानेच खून केली ही गोष्ट दुसऱ्या कोणाचे लक्षात आली नाही पण माझ्या मात्र लागली आली व चैन पडेना मनाला वाटले की मी केलेले जर आवडले नाही तर सगळ्यांना कळेल असे उघडतरी रागावायचे होते म्हणजे एक परी बरे झाले असते पण हा तोंड दाबून बुक्यांचा मार झाला आहे पुस्तक वाचनानंतर झोपेचे ढोंग रोजच्यासारखी मी वर गेले आणि रोजच्याप्रमाणे दक्षिणा कमिटी कमिटीकडून आलेल्या बुकांचा आदल्या दिवशी झालेल्या वाचनाचा पुढील भाग वाचू लागले हे वाचन होते वेळी अशुद्ध वाक्ये किंवा शब्द आला तर त्यावर खून कर असे म्हणावायचे असे पण त्या दिवशी काही नाही वाचताना मी मुद्दाम एकदम चुका केल्या तरी लक्ष दिले नाही वाचन पुरेसे वाटल्यावर दुसऱ्या बाजूला तोंड फिरवून पांघरून घेतले तेव्हा मी दिवा दूर ठेवून पुस्तक जाग्यावर ठेवले गडी पायला तूप लावायला आला त्याला मी म्हटले आज तू नको जा असे म्हणून मीच तूप लावू लागले मनातला हेतू हा की आता पुरे कर एवढे तरी बोलणे होईल तूप लावू लागल्यावर लागलीच झोप लागली सुमारे अर्ध्या तासाने दुसऱ्या कुशीवर वळताना आता पुरे कर असे म्हणून दुसरा पाय द्यावायचा पण आज झोपेत सुद्धा कशी आठवण राहिली कोण जाणे काही भाषण केले नाही फक्त दुसऱ्या कुशीवर वळून लागलीच गार झोपी गेल्याचे मी केले अबोला व जागरण हा वेळपर्यंत तूप लावताना मी मधून पेंगत होते पण हे झोप लागल्याचे मी व बोलण्याची वेळ गेली हे माझ्या लक्षात आल्याबरोबर माझी झोप बी पार जाऊन मला अतिशय वाईट वाटले मी बराच रडले सुद्धा, कधीच नाही मग असा आबवला का असे विचारावे व काही चूक असल्यास एक वेळ क्षमा करावी असे मोकळ्या मनाने म्हणावे असा मी आपला आपल्याशी विचार केला पण तोंडातून एक शब्द येईन ते शपथ मन अगदी पुष्कळ लीन झाले तरी लहानपणातील माणी स्वभावाला अशा रीतीने तोंडातून उद्गार काढणे फार जड जाते या गोष्टीला अनुसरून हजार वेळ बेत केलेला असूनही तोंडा ब्र ब्रह ना आता बोलावेच असा निश्चय करून बोलणार तो स्वतःच्या जागेपणाची चळवळ लक्षात आल्याबरोबर झालेला विचार जागच्या जागी राही असे करता करता सारी रात्र निघून गेली दोघांनाही जोप आली नाही थोडे फटफटल्याबरोबर स्वतः उठून बाहेर जाणे झाले तेव्हा माझी भाशा झाली व कधीही माहीत नसली ही जबरदस्त शिक्षा असं येऊन मी खूप रडले व डोळ्याला गार पाणी लावून व डोळे नीट पुसून उशीर झाला म्हणून चटकन खाली निघून गेले खरी पण खाली गेल्यावर अगदीच चैन पडेना सोहळ्याची ओळी झाली सर्व रात्र गेली पण मी क्षमा मागून मोकळी का झाले नाही नसत्या आढतेने मी मनाला वेदना लावून घेतली ती का आता बरे आता जेवण होण्याच्या पूर्वी याबद्दल मन मोकळे करून घेईल तेव्हा मला बरे वाटेल असा विचार करून मी रोजच्या अंग धुवून चटण्या कोशिंबीर ताक वगैरे केले पण मी सोहळ्यात आहे तेव्हा जेवणाच्या आधी मुद्दाम ओवळी झाल्याखेरीज माझी गाठ कशी पडेल व काय निमित्ताने ओवळी होऊ अशी विवंचना पडली कारण मी दुपारचे वाढू लागल्यापासून वंश जासूबाई वगैरे वडील बायका माझ्या हातची जेऊ लागल्या पण त्यांचीही अट असे की मी अंग धुतल्यापासून दुसरी पंगत उठेपर्यंत वडील बायकांची जेवणे होईपर्यंत माझ घर स्वयंपाकघर व देवघर याशिवाय कोठेही जाता कामा नाही हौदाकडे मागील व माडीवर गेले तर पुन्हा अंग धुवून गेले पाहिजे एरवी चालावायाचे नाही या अटींमुळे वरील विवंचना पडली आता आंघोळीला खाली येण्याची वेळ झाली आहे तेव्हा पोट डुकण्याचे निमित्त करून एकदम ओवळे व्हावे याशिवाय दुसरा मार्गच नाही असे मनात अरून लागलीच मी घरात दुसऱ्या नादलक बायका होत्या त्यांना ते उद्देशून मी मोठ्याने म्हटले मला आज जरा बरे वाटत नाही मी थोड्या अवकाशात येतेच पण मी पुन्हा अंगधून येईपर्यंत कोणीतरी पुढे वाढायला घ्या हे ऐकून आमच्या वंस रागावल्यावर म्हणाल्या हो तो व दुसऱ्याचे सगळे वाढणे होईल मग आयत्यावेळी बाईसाहेब हळूहळू शिक्कामोर्तब करावायला येतील डवलाने क्षमा याचना यावेळी इतर बायका हसू लागल्या पण ताईस हसुबाई म्हणाल्या अगं असे का म्हणतेस रोज ती सगळेच वाडित नाही का ती अशी डवली नाही व असे सौम करावायचे नाही ती आज सकाळपासून सुकल्यासारखी दिसत आहे माझे लक्ष पुढच्या गोष्टीकडे असल्यामुळे बायका बोलण्यात गुंतले आहे त्यांचे लक्ष इकडे नाही अशी संधी साधून मी सोळ्याच्या माडीतून आपल्या माडीवर गेले स्वतःची उठण्याची वेळ होऊन दफ्तर बांधणी चालले होते मी अगदी जवळ जाऊन म्हटले माझ्या हातून एकदा चूक झाली मी असे पुन्हा कधी करणार नाही काल संध्याकाळपासून मला कसे ते चैन पडत नाही तेव्हा काही मिनटे गेल्यावर मला म्हटले पहिल्यांदा अशी वेळासारखी वागतेस त्याचा तुला ता तर त्रास होतोच पण मलाही होतो आपले माणूस आपल्या धोरणाने वागले नाही तर ते कोणाला बरे आवडेल एकदा आपल्या माणसाच्या आवडीची दिशा समजली म्हणजे तीच बळकट धरावी म्हणजे दोघांनाही असा त्रास होणार नाही पुन्हा असे करू नको वगैरे सांगून खाली आंघोळीला जाणे झाले माझा निश्चय ही दुसऱ्या जनेने खाली जाऊन बजाबाने करता पाणी काढले होते तेच चटकन अंगावर घेऊन वड़ावले लागले व तो बोबाटा मिटविला वाढणे झाले व मागील पंक्तीला वडील बायकांच्या बरोबर माझे जेवण झाले तरी तो सगळा दिवस माझा उदासपणाचाच गेला स्वतःला न आवडणारी गोष्ट म्हणून पुन्हा करावायचे नाही असा माझ्या मनाने निश्चय केला सर्व शिक्षेमध्ये अबोल्यासारखी जवळ शिक्षा दुसरी कोणतीच नसेल असे माझ्या मनाने पक्के घेतल्यामुळे फिरून तसा प्रसंग मी शेवटपर्यंत येऊ दिला नाही व आलाही नाही हिराबागेतील सभा यापुढे काही दिवसांनी हिराबागेत एज्युकेशन कमिशनची सभा भरली त्या कमिशनपुढे स्त्री शिक्षणाबद्दल मला व पंडिता रमाबाईंना बोलावयास सांगितले पंडिता रमाबाई जात्या विदूषी बोलण्याची पुष्कळ सवय व सभाधी असल्यामुळे त्यांचे भाषण फार उत्तम वाटले पण माझी मात्र त्यावेळी धांदल झाली दहा पाच वाक्ये कशी बोलून एकदाची संपविली तरीपण या हिराबागेतील पहिल्या भाषणापेक्षा यावेळचे भाषण अधिक बरे झाले असावे असे या संबंधाने केव्हा बोलने होतसे, होत असे त्यावरून माझ्या लक्षात आले हिराबागेतील या दोनी तिन्ही सभांना शहरातील जुन्या व नव्या अशा बऱ्याच बायकाजवत व मोकळ्या मनाने व हौसेने एकमेकीशी वागत हे पाहून त्यांच्या परस्पर भेटीचे वारंवार प्रसंग जुळवून आणले तर या बायका प्रेमाने व वा एकोप्याने वागू लागतील त्यांचा संकुचितपणा कमी होऊन त्या शिक्षणाची गोडी आपोआप लागेल म्हणून हदी कुंकवासारखे किंवा पाठीसारखे समारंभ वर्षातून दोन चार वेळा तरी करावेत त्याला लागणारा खर्च आपण करावा लोकांजवळ मागो नये म्हणजे झाले असे मला स्वतः सांगितले लेडी रे यांना पार्टी त्याप्रमाणे पुढे काही महिन्यांनी चौगी चौगी मैत्रिणींनी लेडी रे त्यावेळच्या गव्हर्नरची बायको यांना पार्टी दिली ही पार्टी पुण्यात बायकांची अशी पहिलीच झाली ती हिंदू बायकांचे खाण्यापिण्याचे जिन्नस वेगळ्या खोलीत मांडले होते त्यात धान्यफळाचे जिन्नस काही एक नसून फक्त फळफळावळ फर व मेवा मिठाई ठेवली होती म्हणून हिंदू बायकांना ते फार आवडले गैर काही एक वाटले नाही तसेच युरोपियन व इतर करता, फळ फळा व मेवा मिठाई असूनशिवाय हिंदू तऱ्हेची पकवाने करून ठेवली होती जी त्यांना आवडली हिंदू बायकांना मात्र तेते उभे राहून चार बायकांत शिष्टाचाराप्रमाणे एखादा जिन्नस थोडासा खाण्यापेक्षा मिठाई व फळे रुमालात बांधून मुलांकरता घरी नेण्याकडे ने मनाचा ओढा जास्त असे कारण त्या दिवशी मुले बरोबर आणण्याची मनाई होती खाणे झाल्यावर हिंदू रिवाजाप्रमाणे पानसुपारी हळदी कुंकू वगैरे सर्व ठेवले असल्यामुळे आमच्या बायकांना ही पार्टीची चाल परकीनं वाटता उलट पसंत पडली सिमल्याकडे पुढे स्वतःची बदली येथेच स्मॉल का कोर्टाचे जज्जाच्या जागी झाली पुढे काही दिवसांनी हिंदुस्थानच्या फायनान्स कमिटीमध्ये स्वतःची नेमणूक होऊन त्याकरिता सिमल्यात जाणे भाग पडले त्याप्रमाणे आम्ही सन अठराशे शहाऐंशीच्या चैत्र महिन्यात पुण्याहून सिमल्यात जाण्याकरिता निघालो